अध्याय एक्कावन्नावा कालयवनाचे भस्म आणि मुचुकुंदाची कथा श्री शुक म्हणतात श्रीकृष्ण मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून उगवणाऱ्या चंद्राप्रमाणे बाहेर पडले त्यांचे शामल शरीर अत्यंत देखणे होते त्यांनी रेशमी पितांबर परिधान केलेला होता त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसत होते गळ्यात कौस्तुभमणी झगमगत होता लांब आणि असे चार हात होते ताज्या कमळाप्रमाणे तांबूस नेत्र होते नित्य आनंद ओसंडून वाहणारे सुंदर गालांनी युक्त चमकणारी मकराकृतिक कुंडले असलेले त्यांचे सुंदर मुखकमल पवित्र हास्याने शोभत होते त्यांना पाहून कालयवनाचाही निश्चय झाला की हाच पुरुष वासुदेव होय कारण नारदांनी जी जी लक्षणे सांगितलेली होती वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह चारभोजा कमलपुष्पाप्रमाणे नेत्र गळ्यात वनमाला आणि अपार सौंदर्य हे सर्व याच्याशी जुळणारे आहे म्हणून हा दुसरा कुणी नसू श्रीकृष्णच आहे यावेळी हा कोणतेही शस्त्र हातात न घेता पायीच निघाला आहे तेव्हा आपण सुद्धा त्याच्याशी शस्त्राविनाच लढावे असा निश्चय करून कालयवन श्रीकृष्णांच्या दिशेने धावत सुटला त्यावेळी ते तोंड फिरवून रणभूमीवरून पळून जाऊ लागले आणि त्या योग्यांनाही दुर्लभ अशा प्रभूंना पकडण्यासाठी कालयवन त्यांच्या मागेमाग धावू लागला पावलोपावली स्वत हातात सापडल्याचे भासवीत भगवान त्या यवनराजाला पुष्कळ राम एका पर्वताच्या गुहेत घेऊन गेल पाठीमागून पळत येणारा कालयवन वारंवार हरकत घेत होता यदू वंशामध्ये जन्मलेल्या तुला पळून जाणे असे शोभत नाही असं त्यांना टाकून बोलत त्यांच्या मागेमाग पळत होता परंतु अजून त्याची पाप्य नष्ट झालेली नव्हती त्यामुळे भगवंतांना तो प्राप्त करून घेऊ शकला नाही त्याच्या निंदेकडे लक्ष न देता भगवान त्या पर्वताच्या गुहेत शिरले त्यांच्या पाठोपाठ कालयवनही गेला तिथे त्याने एक दुसराच मनुष्य झोपल्याचे पाहिले त्याला पाहून कालयवनाने विचार केला की हा मला इतक्या लांब घेऊन आला आता साळसूदपणाने स्वतः झोपला आहे तो श्रीकृष्ण आहे असे वाटून त्या मूर्खाने त्याला जोरात एक लात मारली तो पुरुष तिथे पुष्कळ दिवसांपासून झोपलेला होता लाथेच्या तडाख्याने तो जागा झाला आणि हळूहळू त्याने आपले डोळे उघडले इकडे तिकडे पाहत असतानाच जवळच तो कालयवन उभा असल्याचे त्याला दिसले परीक्षिता रागावलेली त्याची दृष्टी पडताच कालयवनाच्या शरीरातील अग्नी प्रज्वलित होऊन तो क्षणभरात जळून भस्मसात झाला राजाने विचारले ब्रह्मन ज्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने कालयवन जुळून भस्म झाला तो पुरुष कोण होता तो कोणाचा पुत्र होता त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती होती तो पर्वतांच्या गुह्यात जाऊन का झोपलेला होता श्रीशुक म्हणाले तो इक्ष्वाकू वंशातील मांधात्याचा पुत्र मुचुकुंद होता तो ब्राह्मण भक्त सत्यप्रतिज्ञ महापुरुष होता एकदा असुरानं भ्यालेल्या इंद्राती देवांनी आपल्या रक्षणासाठी राजा मुचुकुंदाची प्रार्थना केली तेव्हा त्याने पुष्कळ काळपर्यंत त्यांचे रक्षण केले पुष्कळ दिवसानंतर देवतांना जेव्हा कार्तिकीय सेनापती म्हणून मिळाले तेव्हा ते मुचुकुंदाला म्हणाले राजन आमच्या रक्षणासाठी आपण पुष्कळ श्रम घेतले आता विश्रांती घ्यावी हे श्रेष्ठ वीरा आमचे रक्षण करता यावे म्हणून आपण मनुष्य लोकातील आपले निष्कंटक राज्य सोडून दिले तसेच जीवनातील सर्व भोगांचाही त्याग केलात आता आपले पुत्र राण्या बांधव आणि अमात्य मंत्री त्याचप्रमाणे त्यावेळच्या प्रजेपैकी कोणीही जिवंत नाही सर्वांना काळाने गिळून टाकले सर्व बलवानांपेक्षाही काळ बलवान आहे तो स्वत परमसमर्थ अविनाशी आणि भगवत स्वरूप आहे गवणी जसा जनावरांना आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणेच काळ सहजपणे सगळ्या प्रजेला आपल्या अधीन ठेवतो राजा आपले कल्याण असो मोक्षाखिरीज आमच्याकडून कोणताही वर मागून घ्या कारण मोक्ष देण्याचे सामर्थ्य फक्त अविनाशी भगवान विष्णूंपाशीच आहे असे सांगितल्यावर परम यशस्वी मुचुकुंदाने देवाना नमस्कार केला आणि झोपेचा वर घेऊन तो पर्वताच्या गुहेत जाऊन झोपला त्यावेळी देवांनी सांगितले हे राजा झोप असताना जर एखाद्या अजाण माणसाने तुला मध्येच जागे केले तर तो तुझ्या दृष्टीस पडताच त्याच क्षणी भस्म होऊन जाई परीक्षिता फालयवनाला भस्मसात करून यदूश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी बुद्धिमान उच्कुंदाला दर्शन दिले वर्षाकालीन मेघाप्रमाणे सावळे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी रेशमी पितांवर परिधान केला होता वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह होत आणि तेजस्वी कौस्तुभमण्याने तोभत ते होते त्यांना चार हात होते गळ्यात वैजयतीमाला शोभत होती सुंदर मुखकमल प्रसन्न तिन खुल मकराकृती कुंडले कानात झगमगत होती प्रेमपूर्ण स्मितहा्य युक्त नजर लोकांना आकर्षित करीत होती अत्यंत देखणे तारुण्य आणि मदोन्मत्तसिंहाप्रमाणे निर्भय चाल अत्यंत बुद्धिमान राजा त्यांच्या तेजाने हातप्रभ झाला तेजामुळे जवळ जाण्यासही कठीण अशा त्यांना राजाने भीतभीतच विचारले आपण कोण आहात काट्याकुट्यानी भरलेल्या या निबिड जंगलात आपल्या कमलाप्रमाणे कोमल असणाऱ्या चरणांनी काबरे फिरत आणि या पर्वतांच्या गुहेत येण्याचा आपला हेतू कोणता आपण सर्व तेजस्वी पुरुषांचे मूर्तिमंत तेज किंवा भगवान अग्निदेव किंवा सूर्य चंद्र देवराज इंद्र किंवा दुसरे कोणी लोक पाहला आहात काय मला वाटते की आपण तीन मुख्य देवांपैकी पुरुषोत्तम आहात कारण दिवा ज्याप्रमाणे तेजाने अंधार नाहीसा करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या अंगकांतीने या गुहेतील अंधार घालवलेला आहे हे पुरुष श्रेष्ठ आपल्याला योग्य वाटत असेल तर आम्हाला आपले जन्म कर्म आणि गोत्र सांगा कारण आम्ही ते ऐकण्यासाठी अंतःकरणापासून उत्सुक आहोत हे पुरुषोत्तमा आम्ही इक्ष्वाकुमंशी क्षत्रिय आहोत हे प्रभू माझे नाव मुचुकुंद असून युवनाश्वनंदन मानधात्याचा मी पुत्र आहे पुष्कळ दिवसांचे जागरण झाल्यामुळे मी थकलो होतो माझ्या सर्व इंद्रियांची शक्ती झोपेने हिरावून घेतलेली होती म्हणून या निर्जन ठिकाणी मनसोक्त झोप घेत होतो आताच मला कोणीतरी उठवले खात्रीनं त्याच्या पापानच त्याला जाळून टाकले त्यानंतर शत्रूंचा नाश करणाऱ्या परमसुंदर अशा आपण मला दर्शन दिलेत हे महाभाग सर्व प्राण्यांना आपण आदरणीय आहात आपल्या असह्य तेजाने माझी शक्ती क्षीण झाली आहे मी आपल्याला फार वेळ पाहू शकत नाही राजा मुचुकुंदा असे म्हणाला तेव्हा सर्व प्राण्यांचे जीवन दाते भगवान हसत हसत मेघध्वनीप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले मुचुकुंदा माझे जन्म कर्मे आणि नामे हजारो आह ती अनंत असल्याने मीही त्यांची गणती करू शकत नाही एखादा पुरुष आपल्या अनेक जन्मांमधे पृथ्वीवरील धुळीचे कण मोजू शकेल परंतु माझे जन्म गुण कर्मे आणि नामे यांची कधीच गणती होऊ शकणार नाही हे राजा श्रेष्ठ ऋषीसुद्धा माझ्या तिन्ही कालातील जन्म आणि कर्मांचे वर्णन करीत असतात परंतु त्यांना त्यांचा अंत लागत नाही असे असूनही राजा मी आपला वर्तमान जन्म कर्मे आणि नामे तुला सांगतो ऐक धर्माचे रक्षण आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या आसुरांचा संहार करण्यासाठी पूर्वी ब्रम्हदेवांनी मला प्रार्थना केली होती नुसार मी यदुवशा वसुदेवान घरी अवतार ग्रहण के है। मी वसुदेवान पुत्र लोक मेला वसुदेव मनता आतापर्यत कंसा रूपा जन्म घेला कालनेमी प्रलंब इत्यादि साधुद्रोही असुरहार के राजन हा कालवन तुझी तीक्षण दृष्टि पड़ता भस्म तो तुझा कृपा कर गुहेत आ तू भक्तवत्ल माजी माझी यापूर्वी फार आराधना केली आहेस म्हणून हे राजर्षे वर माग तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन जो पुरुष मला शरण येतो त्याला पुन्हा शोक करावा लागत नाही श्रीशुक म्हणतात भगवान श्रीकृष्ण जेव्हा असं म्हणाले तेव्हा गर्गांच्या वाणीचे राजा मुचुकुंदाला स्मरण झाले आणि ते भगवान नारायण आहेत हे, हे जाणून अतिशय आनंदाने त्याने भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि स्तुती केली हे प्रभु, जगातील सर्व प्राणी आपल्या मायेने अत्यंत मोहित होऊन राहिलेले आहेत ते आपल्याला न भजल्याने अनर्थ होतो हे जाणूनही आपले भजन करीत नाहीत ते सुखासाठी सर्व दुखांचे मूळ असलेल्या घरादारात आसक्त होतात अशा तऱ्हेने स्त्रिया आणि पुरुष परमार्थाला मुक्तात हे पुण्यशील प्रभू या कर्मभूमीत दुर्लभ असा निर्दोष मनुष्यजन्म कसा बसा अनायासे मिळूनही दुर्बुद्धी मनुष्य प्रमाणे संसार रूप अंधाऱ्या विहरीत पडून राहतो आणि भगवंत त्यांच्या चरणकमलांची उपासना करीत नाही हे हगवंत मी राजा होतो राज्य लक्ष्मीच्या गर्वाने उन्मत्त झालखा या शरीरालाच आत्मा मानणाऱ्या आणि पुत्र पत्नी खजिना तसंच पृथ्वीच्या लोभामध्येच गुंतलेल्या आणि त्यांचीच अखंड चिंता करणाऱ्या माझ्या जीवनाचा हा अमूल्य समय अगदीच व्यर्थ गेला मातीचा घडा किंवा भिंतीप्रमाणे असलेले हे शरीर यालाच मी राजा समजलो होतो अशा प्रकारे मदांध होऊन मी आपली परवा न करता रथ हत्ती घोडे पायदळ आणि सेनापती यांना बरोबर घेऊन या पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहिलो निरनिराळ्या कामांच्या चिंतेत पडून बेसावध असलेल्या विषयासक्त लोभी माणसाला नित्य सावध असणारे कालरुप आपण अचानक पकडता दसा भुकेने व्याकुळ झालेला साप जीभ हलवीत बेसावत उंदराला पकडतो जे आधी सोन्याच्या रथावर किंवा मोठमोठ्या हत्तींवर बसून जात असे आणि स्वतःला राजा म्हणवीत असे शरीर नंतर आपल्या अटळ काळामुळे विष्टा किडे किंवा राखीचा ढीग बनत प्रभू ज्याने सर्व दिशांवर विजय प्राप्त केला आहे आणि ज्याच्याशी लढणारा जगात कोणीही राहिला नाही जो श्रेष्ठ सिंहासनावर बसतो आणि बरोबरीचे राजे ज्याच्या चरणांवर नम्र होतात तोच पुरुष जेव्हा स्त्रियांकडे विषय सुख भोगण्यासाठी जातो तेव्हा तो त्यांच्या हातचे खेळणे बनतो एखादा मनुष्य विषय भोगांचा त्याग करून पुन्हा आपण सम्राट व्हावे या इच्छेने दानादि पुण्ये तपश्चर्या किंवा सत्कर्मे करतो परंतु ज्याची तृष्णा वाढलेली असते तो कधी सुखी होऊ शकत नाही हिभगवंता जन्ममृत्युरुप संसाराच्या चक्रात भटकणाऱ्या जीवाची त्या चक्रातून बाहेर पडण्याची जेव्हा वळ येत्याला सत्संग प्राप्त होतो आणि जेव्हा सत्संग प्राप्त होतो त्याचवेळी संतांच आश्रय कार्यकारण रुप जगताचएक्मवात्र स्वामी असलख्खा आपल्या ठिकाणी जीवाची बुद्धी स्थिर होत भगवंत मी तर असमजतो की आपण माझ्यावर कृप्चा वर्षाव कलि आह कारण अनायास माझि राज्याच बंधन तुटल सज्जन चक्रवर्ती राजे राजेसुद्धा मनात एकांतात तपसाधन करण्याचा उद्देशाने जाऊ इच्छितात तेव्हा तेही याच अनुग्रहाची प्रार्थना करतात हे प्रभू आपल्या चरणांच्या सेवेव्यतिरिक्त दुसरा कोणताही वर मला नको कारण अनासक्त लोकसुद्धा फक्त त्याचीच प्रार्थना करीत असतात हे भगवान मोक्ष देणाऱ्या आपली आराधना करून कोणता शहाणा मनुष्य आपल्याला बांधणाऱ्या संसारातील विषयांचा वर मागेल बरं म्हणून हे प्रभो सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांच्याशी संबंध ठ्या सर्व कामना तोडून मी फक्त मायेशी किंचितही संबंध नसलेल्या गुणातीत अद्वितीय चितस्वरूप परमपुरुष अशा आपणा शरण आलो आह भगवन अनादिकाळापासून मी या जगात आपल्या कर्मफळांच्या भोगाने त्रस्त झालो आह पुन्हा त्यांच्या वासनाने तप्त झालो आह माझा इंद्रिय रूप सहा शत्रूंची हाव कधीही संपत नाही त्यामुळ मला क्षणभर सुद्धा शांती मिळत नाही म्हणून आत्मज्ञान करून दणाऱ्या हि प्रभू आता मी आपल्या निर्भय सत्यस्वरूप आणि शोकरहित चरणकमलांना शरण आलो आह आपण माझ रक्षण करा श्रीकृष्ण म्हणाल हसार्वभौम महाराजा तुझी बुद्धी अतिशय पवित्र आणि उच्चकोटीची आह मी तुला वर द्याच वारंवार प्रलोभन दाखवल सुद्धा ती कामनांनी चळली नाही मी तुला जे वर देण्याचे प्रलोभन दाखवले ते फक्त तुझ्या निश्चयाची परीक्षा घेण्यासाठी माझे जे, जे अनन्य भक्त असतात त्यांची बुद्धी कामनांमुळे कधीही सैरभैर होत नाही जे लोक माझे भक्त नाहीत ते प्राणायाम इत्यादी साधनाने मनाला वश करण्याचा कितीही प्रयत्न करत त्यांच्या वासना क्षीण होत नाहीत आणि हे राजन त्यांचे मन विषयांसाठी पुन्हा उचलखते तू आपले मन माझे ठिकाणी लाव आणि खुशाल पृथ्वीवर रहा, तुझी अखंड भक्ती नेहमी माझ्या ठिकाणी राहो क्षत्रीय धर्माचे आचरण करतेवेळी तू शिकार इत्यादी करताना जो पुष्कळ प्राण्यांचा वध केलास त्याचे पाप आता एकाग्रचित्ताने माझी उपासना करीत तपश्चर्याने धुवून टाक राजन पुढच्या जन्मी तू ब्राह्मण कुळात जन्माला येशील आणि सर्व प्राण्यांचा परम सुरू होशील आणि मला परमात्म्यालाच प्राप्त होशील अद्याय एक्वन्ना समाप्त।